फलाची आशा न करणारे आणि समाधानी अशा पुरुषांनी उत्तम श्रद्धेने आचरलेले असे हे तीन प्रकारचे काही वाचिक आणि मानसिक तप त्याला सात्विक तप म्हणतात तर हे प्रबुद्धा हे जे आम्ही तीन प्रकारचे तप सांगितले त्याचेच पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर पण फलाची आशा धरू नको अरे ज्यावेळी मन पूर्णपणे शुद्ध ठेवून श्रद्धेने या तपाचे आचरण करावे त्यावेळी या स्पाला ज्ञातेजन सात्विक असे श्लोकार्थ अठरावा ये अपनी स्तुति वहन व भावी या हेतुने, हेतु कि दाम्भिकपण ते राजस चाहिए अस्थिर असे अटले अथवा तप करना हेतुने जगात द्वैत स्थापन कर मोटेपणा शिखरा वसने करता त्रिभुवना सर्व सन्म्मा दुसर मिलू नोजनाग्रभागी मान मिला सर्व जगती लोक स्तुति करना पात्र वहावे लोकान अपने दर्शनास योक ने अपली विशेष पूजा करी व सर्व महत्व अपने उपभोग अरे अशा प्रकारे जशी एखादी वृद्ध वेशा आपले वय करता वर कंती शृंगार करून थाटामाटाने बसते तसे तपाचे ढोंग माजवून जे आपले स्वरूप लोकांस विकतात फार काय सांगावे परंतु द्रव्य व मान यांच्या प्राप्तीची इच्छा धरून जे सायासाने तप करणे त्यालाच राजस म्हणतात परंतु पहुर्णी नामक किड्याने ज्या गायीच्या स्तनातील दूध पिऊन टाकले असते ती गाय व्याली तरी दूध देत नाही किंवा उभय जनावर जशी त्यापासून पिकाची प्राप्ती होत नाही तसे आपली प्रसिद्धी भावी या हेतूने केलेले व्यर्थ होते याप्रमाणे अर्जुना तपापासून फलप्राप्ती नाही असे समजल्यावर तो ते मध्ये सोडून देतो म्हणून त्या तपाला स्थिरता नसते एरवी असे पहा की आकाशात अभ्रांची अकाली गर्दी होऊन ब्रह्मांडा गर्जना करता परंतु ती घटका तरी टिकता का है। तसे सपाचे फल खरोखर वाजे प्रमाण पर आचरण ही टिक नहीं आता अशा ता, प्रकार से संभव है स्वर्ग या, या दो प्राप्ति हो श्लोकार् एकोणीसावा वेडेपणाने दुराग्रह धरून आपल्या शरीराला दुःख देऊन अथवा दुसऱ्याचा नाश व्हावाय अशी इच्छा धरून केलेले जे तप ते तामस तप म्हटले अभिमान मनात बाळगून जे आपल्या शरीरास वैर्य असे समजतात आपले शरीर हेच लाकूड असे मानून आपल्या शरीरातील पंचांगणीने त्यास पेटवतात आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात पाठीला गळ लावतात भोवताले अग्ने पेटवून मध्ये आपले शरीर श्वासो श्वास बंद करून घेऊन हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या पाण्यात उभे राहतात व खडकावर किंवा नदीचे तिरास बसतात आणि आपल्या अंगाचे जिवंतपणे मांस काढतात हे धनंजया अशा नाना तऱ्हेने आपल्या शरीरास दुःख देऊन दुसऱ्याचा नाश करने करता तपाते आचरण करतात डोंगरावरील धोंडा आपल्या दडपणाने खाली पडला म्हणजे सापडली तर तो जसा तिथे तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे दे सुखी प्राणी असतील अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याकरता तपाचे आचरण करतात अर्जुना फार काय सांगावे परंतु असे वाईट आणि क्लेशयुक्त जे तप करतात त्यास तामस म्हणतात याप्रमाणे सत्व रजा आणि तम यांच्या अनुरोधाने बोलण्याचा ओघ आला म्हणून दानाचे तीन प्रकार कसे होतात त्याची लक्षणे तुला सांगतो हे पहा गुणाच्या अनुरोधाने दानाचे ही तीन प्रकार झाले आहेत त्यापैकी पहिले ते सात्विक दान ते ऐक श्लोकार्थ विसावा दान कर आप कर्तव्य है अशा हेतु दान पुण्य क्षेत्री परवर काली व सत्पात्री और दाना मोबदला न करना आशा दिखे जिकान हुए हो तो अपन स्वकष्टा व सन्मार्काने मिले जे धन थे जो आदरातिथ्या दुसर सर्पण करते कदाचित उत्तम बीज मिला उत्तम जमीन व बाफ हणनी पड़ते त्याचप्रमाणे दानाची इच्छा असली तरी दान देण्यास पात्र मनुष्य आणि देश काळ यांची उणीव असते अमोल रत्न सापडले असता त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते कदाचित सोनेही मिळाले तरी अलंकार घालण्याच्या इंद्रियाची उणीव पडते परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग व संपत्ती हे तीन योग एकत्र मिळणे नशिबावर अवलंबून आहे तसे आपल्या हातून दान घडायचे असले तर सत्व गुणाची सहाय्यता होऊन देश काल आणि सत्पात्र ब्राह्मण व हे सर्व योग अनुकूल होतात प्रथम यज्ञाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे देश असावे नाहीतर त्यांच्याबरोबरी ते तरी दुसरे देश असावे त्या पुण्यक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यासारखा पुण्यकाल असावा अथवा त्याच्या योग्यतेचा दुसरा असावा तशा देशात व त्या पर्वकाली असा सत्पात्र ब्राह्मण असावा की मूर्तीमंत्र शुचित्वच होय तो ब्राह्मण केवळ आचाराचे मुख्य स्थान व वेदाचे वस्तिस्थान अशा योग्यतेचा असावा त्या ब्राह्मणास द्यावयाचे द्या दान त्यावरील आपली सत्ता काढून घेऊन त्यास ते त्या अर्पण करावे पण जशी स्त्री आपल्या पतीजवळ स्वसंतोषाने जाते किंवा एखाद्याशी आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास संतोषाने स्वसंतोषाने परत देऊन उतराई होतो अथवा खिस्मत खिस्मतगाराजवळ असलेला विडा जसा तो अर्पण करतो तसे निष्काम बुद्धीने भूमी अधिकरण दान ब्राह्मणास अर्पण करावे परंतु त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारची फलेच्छा होऊ देऊ नये आणि दान द्यावयाचे तो अशा रीतीचा असावा की त्याचेकडून आपल्यास उलट कोणत्याही प्रकारे काहीही लाभ होणार नाही आकाशात पुष्कळ आरोळ्या मारल्या तरी जसे त्याचे प्रत्युत्तर आकाशापासून मिळत नाही किंवा आरशाचे मागे पाहिले असता जसे त्यात प्रतिबिंब दिसत नाही अथवा उदकावर चेंडू मारला असता तो जसा उसळून हातात येत नाही किंवा वळूस म्हणजे पोळास घातलेल्या चाऱ्यापासून जसा तो उपकार मानत नाही अथवा ज्याप्रमाणे कृतज्ञ मनुष्यावर केलेले उपकार तो फेडित नाही त्याप्रमाणे दान करणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणारे अशा मनुष्यास दान द्यावे व आपण दान दिल्याबद्दल अभिमान बाळगू नये हे विरोध अर्जुना अशा प्रकारचे जे दान ते सर्व दानात उत्तम दान असे दे सात्विक दान ते हो आणि याप्रमाणेच देश काल सत्पात्र ब्राह्मण वा यथान्याय मिळवलेले द्रव्य हे आहे श्लोकार एकविसावा प्रत्युपकाराकरता किंवा फळाच्या इच्छेने अथवा कष्ट ने दिल्ली जे दान राजस दान होना जसे गाई से चारा किर कर दाने साठा करता शेता की मेहनत मशागत कर धान्य पेरावे अथवा आरा वजर ठेक जसे सोय लग्न कार्य वे आमंत्रण करावे कि ओसा माघारा येईल अशा ठिकाणीच वान द्यावे अथवा लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे किंवा द्रव्य घेऊन रोग्यास औषध द्यावे तसे ज्याला जे दान द्यावे त्याचे त्यापासून संरक्षण होऊन त्याने आपली लोकात वाखाणणे करावी या हेतूने दान करतात अथवा अर्जुना वाटेने जाताना कोणी एखादा मनुष्य कोणी एखादा उत्तम ब्राह्मण भेटला पण त्यापासून प्रत्युपकार होण्यासारखा नसला तर हे किरीटी त्यास एक कवडी दान देऊन आपल्या सर्व आप्तवर्गांच्या प्रायश्चित्तांचा संकल्प करून त्याचे हातात पाणी सोडतात त्याचप्रमाणे त्या, त्या, त्या, त्या दानापासून परलोकच्या सर्व फलांची आशा करून त्यास त्या देता। ते देतात त्या त्या आणि ते किती तर त्या ब्राह्मणाच्या एक वेळच्या भूकेलाही ते पुरावयाचे नाही बरे तेवढेच का होईना पण ते तरी संतोषाने तर नाही तो ब्राह्मण ते घेऊन चालला असता आपली मोठी हानी झाली असे म्हणून मना झुरतात जणू काय चोराने त्यांचे सर्वस्व धारण केले हे सुमते अर्जुना आणखी काय सांगावे अशा मनोवृत्तीने जे दे दान देतात ते दान त्रिजगतात राजस दान समज श्लोकार्थ बावीसावा जे दान सत्काररहित अपमानपूर्वक आणि पुण्य देश पुण्यकाल व सत्पात्र नसून दिले जाते ते तामस दान होय मग लेछाची वस्ती असेल ते ठिकाणे अथवा अरणे किंवा अपवित्र जागा अथवा तंबू किंवा नगराचे चव्हाटे अशा ठिकाणी जमून संध्याकाळी अथवा रात्री चोरी करून आणलेल्या धनाचे उदारपणाने दान करतात हे दान देण्यास पात्र कोण तर भाट लोक तमासगीर लोक किंवा वेश्या अथवा जुगार खेळणारे किंवा मूर्तिमंत चेटकी यांच्यावरच खुश होतात अशा लोकांनी त्यांच्यापुढे नृत्य गायन केल्यावर अथवा भाट लोकाने स्तुती केल्यावर केलेली ऐकल्यावर तीच त्याच्या गानात नेहमी गुणगुणत असते ना त्याही नंतर जेव्हा पुष्पयागर सुगंधी द्रव्ये यांचा सुवास घेतात तेव्हा तल्लीन होऊन केवळ भ्रमाते मूर्तीभंत वेताळ बनतात मग दुसऱ्यास लुटून अनेक पदार्थांचे मांग वगैरे लोकांस अन्नछत्र घालतात याप्रमाणे जे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो आणि दैववशात आणखी एक प्रकार घडवून येतो तो ऐक कदाचित भुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्या साक्षरांचा आकार यावा किंवा सहज टारी वाजवीत असता दोन्ही हातांच्या मध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे तामस मनुष्यास पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी पर्वणीचा लाभ झाला त्या ठिकाणी त्याचे ऐश्वर पाहून योग्य अतिथी प्राप्त झाला आणि त्यास पाहून हा रागाने भांबावून जाऊन त्याला काही द्यावे असे जर याला वाटले तर त्याच पूज्य बुद्धी न बाळगता व नमस्कार न करता आपण स्वतः किंवा दुसऱ्याकडूनही त्याला अर्ध्याधिक सम, समर्पण करीत नाही आणि ज्याला बसावयास आसरही देत नाही मग गंधाक्षताने त्याचे पूजन करण्याची गोष्ट कशाच पाहिजे याप्रमाणे तामसी पुरुष अतिथीची अप्रतिष्ठा करतात परंतु ऋणकर यांचे बोलवण करावी त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्य ठेवून अरे तुरे करून त्याचा अपमान करतात आणि अर्जना, त्याला जे दान द्यावे येते तितकीच त्याची किंमत आहे अशी त्याची हिलना करतात आणि मग त्या ब्राह्मणास वाईट शब्द बोलून धक्के मारून त्याची अमर्यादा करतात हे पुष्कळ बोलणे राहू या दे याप्रमाणे जे द्रव्य दान करणे त्याला या जगात तामस दान असे म्हणतात प्रमा ज्यादा चिन्ह ने युक्त अभी ही सत्विक राजेशमस हिदी तुला स्पष्ट संगित ये अर्जुना मे वाटते कि कदाचित अपने मनात अभी शंका घेशी कि की की संसार बंधनापसन सोड़े जर एक सत्विक कर्मच है तो तैयु दोषयुक्त अभी जी वेगरी कर्में ते वर्णन का कहते परन्तु द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे निवारण केल्याशिवाय जसे ते हाती येत नाही अथवा धूर सोसल्याशिवाय जसा अग्निपेटत नाही तसे शुद्ध सत्वगुणाचे आड जे रजस्तमोगुणांचे द्वार आहे ते फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे आम्ही श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व तीन गुणांनी युक्त आहेत या तीन गुणा खर उख करना परीते दाख्या दोनों है त्याग ज्याप्रमा दिवस र्याग के संध्याल रजा तमा नाश के उत्तम सत्वगुण तो आपोप प्राप्त होकर सत्वगुण दाख्या करता तुला तम आणि रज या गुणांची लक्षणे सांगितली तर त्यांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगे आपली कार्यसिद्धी करून घे या शुद्ध सत्वगुणानेच तू यज्ञादी सर्व कर्मांचे आचरण कर म्हणजे तू अगदी स स्व स्वस्वरूपाला अगदी सहज प्राप्त होशील स्वतः सूर्य जर कोणतीही वस्तू दाखवावीस लागला तर काय दिसणार नाही तसे सत्वगुणाने आचरण केले असता ते कोणते फल देणार नाही अशी सर्वतोपरी सत्वगुणाच्या अंगी शक्ती आहे खरी परंतु मोक्षाची प्राप्ती करून होते ती एक निराळीच वस्तू आहे आणि तिथे जेव्हा गुणा साह्य होते तेव्हाच मोक्षप्राप्तीची योग्यता येते हे पहा की जरी पंधराव्या पंधराच्या दरात एक उत्तम सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजाचा शिक्का पडेल तेव्हाच ते तहुकडे चालते अनेक ठिकाणाचे जल स्वच्छ थंड सुगंधयुक्त व सुखदायक असेल पण तीर्थाला मिळाल्याशिवाय त्याला पवित्रता येत नाही इतर ठिकाणाच्या पाण्याला केवढीही योग्यता असे ना पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील तेव्हाच त्याचा समुद्रात प्रवेश होतो आणि त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असता त्याच्या योगे मध्ये आडकाठी होत नाही ते वेगळीच आहे हे भाषण ऐकताच अर्जुनाचे मनात अनिवार्य चिंता उत्पन्न होतो म्हणाला की देवाने कृपा करून ते सांगावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले जिथे योगाने गुणास, गुणांस मोक्षरूप रत्नाचा लाभ होतो त्या वस्तूची लक्षणे श्लोकार्थ तेसावा ओम तत्स अशी तीन प्रकारची ब्रह्माची नावे आहेत त्यांच्या योगाने ब्राह्मण वेद आणि यज्ञ हे पूर्वी उत्पन्न केले आहेत तर अनादि दे परब्रह्म व जगत आदी करून सर्वांचे विश्रांती स्थान आहे त्याचे एकच नाव तीन प्रकारचे आहे ब्रह्म खरोखर नाम वजात जात येतच रहित आहेत परंतु अज्ञानी लोकांच्या अंधकारात ओळखण्याकरता वेदाने त्याला नाव दिले मूल जन्मल्यावर त्याला नाव नसते पण तेच त्याचे नाव ठेवून हाका मारू लागल्यावर ते ओदे देत उठते त्याप्रमाणे संसाराच्या कष्टाने शिणलेले जीव वेदाकडे गारहाणे सांगण्यास आले असता त्याने हाका मारल्यावर वेद त्यास ओ देतात नाव हे होय ब्रह्मा से अनिर्वाच्यपण फिटावे व ऐक्य रूप हो कृपावंत हो मंत्र शोधन का मंत्रा ने ब्रह्मास हाक मार लिये, अस्ता ते सहज मागे पुढे उभे परंत ब्रह्मा से सहज महागे असुने पुढ़ उ परंतु वेदरूपी पर्वता शिखरा वूपी नगर जे ब्रह्मा पंक्तिसत कहते फार का परंतु सृष्टि उत्पन्न करना चीजदेवा जी शक्ति आई ती जान प्राप्त होली पर विरोधतमा सृष्टि उत्पन्न करना से पूर्व ब्रह्मदेव एकटा उत्पन्न वेड़ा हो मजपासन की उत्पत्तिश्वरास ही तो ओना अथवा सृष्टि ही उत्पन्न करू शके योग्यता जे एक नवाचार उच्चारा प्राप्त ज्या मनात व ज्यादा तीन अक्षर जप के सृष्टि उत्पन्न करना चीज योग्यता आव ब्राह्मण निर्माण करेदांच आज्ञा मान्य कर संगवाह करता यज्ञा वगैरह आचरण करना संगले नपार लोग उत्पन्न के लिए कि गणना करता व तीन ही भुवने ही ब्रह्मदेवा ने अग्रहार कर श्री लक्ष्मीपति मनता अशा प्रकारे ज्या नाममंत्राच्या योगाने ब्रह्मदेव श्रेष्ठत्वास पोहचला त्याचे लक्षण आहे तर सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार तो मूळ अक्षर असे समज आणि तत्कार दुसरे अक्षर व सत्कार तिसरे हो याप्रमाणे ओम सत्स असे तीन प्रकारचे ब्रह्माचे नाम आहे आणि उपनिषदाचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तो वास घे याचे ऐक्य झाल्यावर जर सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घराचा चाकर होतो परंतु दैव योगाने जर कापुराचे अलंकार प्राप्त झाले तर बाबारे ते कसे वापरावे हे समजण्याचीच अडचण नसते। तो तसे सत्कर्माते आचरण करून ब्रह्माच्या नावाचा जरी उच्चार केला पण त्याचे व्यवस्थेचे वर्म जर माहीत नसले तर साधूवृंद घरी आले असता त्यांचा सन्मान न करता अपमान केला म्हणजे पुण्याचा क्षय होतो अथवा टिका वगैरे सोन्याचे सुंदर जागेने एके ठिकाणी बांधून ते जसे गळ्यात अडकवावे तसा तोंडाने ब्रह्माचे नावाचा उच्चार केला आणि हाताने सात्विक कर्माचे आचरण केले पण त्याची व्यवस्था माहीत नसली तर ते सर्व कर्म व्यर्थ हो अरे अन्न जवळ असून भूकही लागली आहे परंतु असे पहा की लहान मार्ग हाताने घेऊन तोंडात घडण्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे त्या स्घनेस घडते अथवा अर्जुना तेल वात व वा अग्नी ही एके ठिकाणी असताही दिवा कसा लावा हे माहीत नसेल तर उजेड कस कर, क कर, करता येत नाही त्याप्रमाणे पर्वका प्राप्त होऊन व कर्म करण्याची इच्छा होऊन त्यावेळेचा मंत्रही जरी आठवला तरी त्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ जातात म्हणून तीन अक्षरांचे देह परब्रह्माचे नाव त्याची व्यवस्था कशी करावी ती सांगतो आहे श्लोकार्थ करता वेद वेदवे यथाविधी यज्ञ दान आप या क्रिया ओम या ब्रह्माचा ब्रह्म उच्चार कर निरंतर चालू आता पर्रह्म नावाची जी तीन अक्षर हैं तिहि जी योजना कर्मा आधी मध्य शेवटी कहें हे किटी याच हतोटी ने ब्रह्मज्ञा ब्रह्मी भेट होती ज्याने शास्त्राची माहिती करून घेतली आहे ते ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाही त्या अगोदर ध्यानाने ओंकार सिद्ध करून मागून वाचे नाही त्याचा उच्चार करतात अशा रीतीने ध्यान केल्यावर प्रणवोच्चार स्पष्ट करून मग क्रिया करण्यास आरंभ करतात मग अंधेरात न जाणाऱ्या दिव्याप्रमाणे अथवा अरण्यात बरोबर असणाऱ्या बलवान सोबत्याप्रमाणे कर्मा प्रणव प्रणवोच्चार कर्म करते वेळी सोबत करतो असे समज धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मण द्वारा अथवा अग्नेच्या मुखाने यज्ञ करता आहवनीय गार्हपत्य व दक्षिण या तीन आग्नेत ते यथाविधी हवन करतात फार परंतु नाना तऱ्हेचे यज्ञ उत्पन्न करून नावडत्या अहंकाराचा त्याग करतात किंवा न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य व भूमी आधी करून मुख्य दाने हे देशकाळ पाहून पवित्र ब्राह्मण देतात अथवा एक दिवसाड किंवा एक महिन्याआड चांद्रायण व्रताचे आचरण करून आपले शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात अशा प्रकारे यज्ञ दान आणि तप ही जी कर्मे बंधनरूप म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्या योगाने मोक्ष सोपा होतो नदी का कड़ेसले नाव पोटते वे जड़ लगते परंतु तिचाच योगा ने परुन तरण जेप्रमा संसार पड़ना अभी जी कर्में कर्मापसून या ना योगाने मनुष्य मुक्त होते परन्तु य गोषी तशाच रह यज्ञ दान वगैरह ज्यादा क्रिया है तैंकारा सहाय योग्यतेचता ती कर्में फळाला आली असे ज्यावेळेस त्यांच्या दृष्टीस पडते त्यावेळेस तत् शब्दाचा उपयोग करतात श्लोकार्थ पंचवीसावा मुक्षजन तत् या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून फळाची आशा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या प्र अनेक प्रकारच्या क्रिया करतात जे सर्व जगाच्या पलीकडे आहे व जे एकटे सर्वाला पाहू शकते असे ते परब्रह्म ते तत् या शब्दाने म्हणतात अर्जुना ते सर्वांच्याहून अगोदरचे आहे असे लक्षात राहून त्याच्या रूपाचे ध्यान करून पुढे त्याचा तत् उच्चार करतात आणि असे म्हणतात की तद्रूपी जे ब्रह्म त्याला फळासह सर्व क्रिया अर्पण असोत आम्हास भोगावयास काही शिल्लक न राहोत याप्रमाणे तत्स्वरूपी ब्रह्मास कर्मे अर्पून ती माझी नव्हे असे म्हणून अंग झाडून मोकळे होतात आता ओंकाराचा उच्चार करून ज्याचा आरंभ केला व तर याचा उच्चार करून ज्याचे फळ अर्पण केले आणि अशा रीतीने त्या ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले ते कर्म खरोखर जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्यानेच कार्यभाग होत नाही कारण जो कर्म करणारा असतो त्याचा दुधाभाव शिल्लक राहतो मीठ पाण्यात टाकले असता विरून जाते परंतु त्याचा खारटपणा पाण्यापासून वेगळाच असतो तसे कर्म ब्रम्हकार झाले म्हणजे असेच म्हणणे तेच द्वैत हो आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसारभर जात नाही हे देव आपल्या तोंडाने सांगतात व वेदही तसेच सांगतात म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असलेले द्वैत हे सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरता देवाने सत या शब्दाची योजना केली आहे तर ओंकार व सत्कार यांच्या उच्चाराने केलेले कर्म ब्रह्मस्वरूपी होते त्याला प्रशस्त कर्म असे म्हणतात प्रशस्त कर्माच्या ठिकाणी कर्मा सत शब्दाचा उपयोग करतात तो ऐकण्याजोगा आहे तो सांगतो श्लोकार्थ सव्वीसावा सत् या ब्रह्माच्या नावाची योजना ज्ञानी हे अस्तित्व आणि चांगलेपणा दाखवण्याकरता करतात तसेच पार्था शुभकर्म दाखवण्यालाही सत हा शब्द योजित असतात तर या सत शब्दाने असदरूपी मिथ्या नाणे आठून सत्तेचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस पडते दे कोणत्याही देशात वस्तूशिवाय हे देह सर्व दृश्यमान जगत याचा मिथ्याभास ज्या सत शब्दाच्या लाभाने नाही सावून जे आत्मस्वरूपी मिळते त्या या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूपी झालेले जे प्रशस्त कर्म ते कर्म करणार ते द्वैत फेडून ऐक्यास येते ऐक्यास नेते तर ओंकार व तत्कार यांच्या योगाने कर्म ब्रकार होते हेही म्हणणे सत शब्दाच्या प्रकाशाने नाही सेवते याप्रमाणे ही सत शब्दाची अंतर्गत व्यवस्था समजा असे श्रीरंग म्हणाले ज्ञानेश्वर म्हणतात मी म्हणत नाही हो मीच म्हणतो असे जर म्हंटले तर श्रीरंगाच्या ठिकाणी द्वैताचा भाव उत्पन्न होऊन उपणा देवे तरह सत्विक कर्म उपकार करते तो एक तो सत्कर्मे यधि उत्तम प्रकार एखाद बाजुने जेवेपना शरीरा एखाद अवयोग कमी जसे शरीर से व्यापार थाम रथा था एखादा था भाग कमी रथा गति जी कमी होते तसे कर्म सत म्हणजे उत्तम खरे परंतु ज्यावेळी एखाद्याचा गुणाच्या अभावी ते असत असते तेव्हा ओंकार व तत्कारे जीर्णोद्धार करतो आणि आपल्या तेजाचे जोराने कर्माचे व्यंग नाहीसे करून त्यास सद्भावाच्या योग्य ते सांगतो दिव्य औषध जसे रोगाला बरे करते किंवा एखाद्याचा पराजय झाला त्या सहाय मिळाल्यावर जशी दुप्पट शक्ती येते तसा सत किंवा हा शब्द व्यंग कर्माचा न्यूनपणा नाही साकारतो असे समज अथवा काही प्रमाणाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निषिद्ध मार्गाने गेले चालणारा आहे तोच मार्ग सुकतो, आणि परीक्षकालाच भ्रम होतो तर व्यवहारात काय काय होत नाही म्हणून तसे कर्मा अविचारने मर्यादा सुटू, मर्यादा सुटूला जर निषि कर्मा से वाइट तर प्राप्त दोहोंपेक्षा ज्ञाता असा जो हा सब्द्या योजना के लिए हा वइट कर्मा से चांगले कर्म करते लोखंडाला जसे परिसा घर्षण ओढ़्यास जसी गंगे भेट अथवा मेले मनुष्य जसी अमृता की वृष्टि तसा विदिशा असकर्माला सत हा शब्दा प्रयोग हो फाराय सवे सत या नामाचा महिमा तसा आहे अशा रीतीने सत शब्दाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा उच्चार करशील तेव्हा हेच केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल हे पहा ओम तत्सद ही अक्षरे मूळ श्रू त्या ठिकाणी नेतात की ज्या ब्रह्मापासून दृष्टीगोचर सर्व पदार्थ प्रकाशमान होतात ते परब्रह्म स्वच्छ असून अपरिच्छिन्न आहे व ओम तत्सद हे त्याचे अंतर्गत दर्शक नाम आहे परंतु आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय आहे तसा ओम तत्स या अक्षराना ब्रह्माचाच आश्रय आहे आकाशात उदय पावल्यावर सूर्य सूर्याला प्रकाशित करतो त्याप्रमाणे या नावाचे उच्चाराबरोबर ब्रह्माची प्राप्ती होते म्हणून हे त्र्याक्षरी नाव नसून केवळ ब्रह्म आहे असे समज आणि त्या प्रित्यर्थ जे जेकर म तू करशील श्लोकार्थ सत्तावीसावा यज्ञ दान आणि दान आणि तप या मतपर असणे याला सत म्हणतात आणि त्यांच्यासाठी केलेले जे कर्म त्यालाही सत असेच म्हणतात आणि त्या कर्मामध्ये आरंभीस काही व्यंग उत्पन्न होवो किंवा ते आरंभून आरंभूने अपूर्ण राहो यज्ञ दाने आणि किंवा गहन तपे असोत पण परिसाच्या स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिणकट ह्याचा भासही नसतो त्याप्रमाणे केलेली कर्मे ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मरूपच होतात आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्या निवडता येत नाहीत त्याप्रमाणे त्या, त्या कर्माच्या ठिकाणी पूर्णापूर्ण उत्तम किंवा निषिद्ध हा भेद उरत नाही समजलास त्याप्रमाणे हे ज्ञानवंता अर्जुना ब्रह्मनामाची शक्ती तुला दृष्टांतपूर्वक उघड करून सांगितली आणि हे वीरा ब्रह्म नामाचे एक, -एक अक्षराची ही निनियाळी व्यवस्था तुला चांगल्या रीतीने सांगितली अर्जुना ब्रह्मनामाची ही अशी थोरवी आहे हे वर्म तुला समजले ना तर यापुढे नेहमी याच नामावर श्रद्धा ठेवलीस तर जन्म बंध बन, बंधनापासून तू मुक्त होशील जे कर्म करताना या शब्दाचा उत्तम रीतीने उपयोग करण्यात येईल ते कर्म पूर्ण होऊन वेदरूपित होईल श्लोकार्थ श्रद्धे केलेले दान कर्म ते या लोकही फलप्रद होत नाही अथवा हा मार्ग सोडून श्रद्धा नाहीशी करून व दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यवधी अश्वमेध यज्ञ केले सर्व पृथ्वीरत्नाने भरून दान दिले तपश्या केली आणि जलाशयाप्रमाणे गोड्या पाण्याचा समुद्र बांधला तरी ते सर्व व्यर्थ होडकावर वृष्टी व्हावी किंवा भस्मात आहुती द्यावी अथवा सावलीच आलिंगन सा द्यावे किंवा अर्जुना आकाशास तडकड मारावी त्याप्रमाणे हे सर्व समारंभ फुकट जातात घाण्यात दर गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड प्राप्त होत नाही त्याप्रमाणे या गोष्टीपासून दारिद्र्यस प्राप्त होणार पदरात खापरखुंटी बांधून या देशात अथवा दुसऱ्या देशात गेले तरी जशी ती जवळची नाहीशी नव्हता उपाशी मारते तसे येत्या सर्व कर्माच्या आचरणापासून इहलोकी सुख मिळत नाही मग परलोकच्या सुखाची इच्छा कशाच करावी म्हणून ब्रह्माचे ठिकाणी श्रद्धा न ठेवता ब्रह्मार्पण न करता जे कर्म करावे त्यात काही अर्थ नाही तो इहपरलोके केवळ क्षीण होय असे पातकगजाचा सिंह त्रितापरूपी अंधकाराचा सूर्य लक्ष्मीपती व सर्व वीरामध्ये श्रेष्ठ साधो श्रीकृष्ण परमात्मा तो बोलला तेव्हा आत्मानंद निमग्न झालेला अर्जुन हा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला जातो तसा हरपला म्हणजे मागे पडला अहो संग्राम हा केवळ वाणी असून बाणांजी टोगे हीच त्याची मापे होत त्याने जीवितात जणू काय मापच घेतो हे अशा दुर्घटप्रसंगी आत्मानंदाचे भरात अर्जुन कसा निमग्न झालाय आज ह्याच्याप्रमाणे दुसऱ्या कोणाचे भाग्य उदयास आलेले दिसत नाही संजय म्हणतो हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा शत्रू ते म्हणजे अर्जुनाचे गुण पाहून प्रीती उत्पन्न होते आणि आमच्या सुखप्राप्तीला हा तेथे गुरुकारण झाला आहे जर ह्याने ही गोष्ट विचारली नसती तर देवानं आपले हृद्गकाश कशाला सांगितले असते व आम्हास परमार्थाची भेट तरी कशी झाली असती अज्ञानरूपी अंधकारात जन्म मरणांच्या येरधारा खरीद पडलो होतो तो, तो आत्मप्रकाशरूपी मंदिरात मला आणून सोडले एवढा माझ्यावर व तुझ्यावर उपकार केला आहे म्हणून ह्या व्यासांप्रमाणेच आमचा गुरु झाला इतक्यात संजय आपल्या मनात म्हणाला की जी मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्रास सहन होणार नाही तेव्हा आता फार काय बोलू नये याप्रमाणे संजयाने ही गोष्ट सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास दुसरीच गोष्ट विचारली ती सांगण्यास प्रारंभ केला निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात त्याने जशी आपली गोष्ट फिरवली तशी मीही सांगतो ती ऐका इति ज्ञानदेव विरचितादीकां सप्तशोध्याय श्लोक 28 ओवयाचार्शे तेती स